प्रत्येक व्रत भगवान शंकर देवी पार्वतीला सांगतात त्यामध्येच हे आजचं व्रत आहे या व्रताची मूळ सुरुवात भगवान श्री कृष्णाने केलेली आहे आणि ते या व्रताचे पुजारी या व्रताचा अनुभव घेऊन लोकांमध्ये हे व्रत प्रसिद्धीला आणते झाले याच कारण एकाच गुरुकुलामध्ये अभ्यास केलेले दोन विद्यार्थी दोघांच भाग्य दोन निर्णाळ्या प्रकारचं गुरु एकच विद्या दोघांची सारखीच जितक काही श्री कृष्णाला येत होतो तितक्या गुरुकुलामध्ये असणारे सुधाम नावाचे त्यांनाही तितकीच विद्या येत होती पण दैव दोघांच एकदम निर्णाऱ्या प्रकारचा होतो एकाला पैशाच काय करावं ही पंचयित होती तर दुसऱ्याला पैसा म्हणजे काय ही पंचयत होती एकच विद्या एकच गुरु एकच अभ्यास परंतु काय कर दैव प्रत्येकाचं स्वतंत्र त्या तंत्राप्रमाणे हे महर्षी सुधाम विद्याभ्यास आठवून आपल्या घरी आले आणि घरी आल्यानंतर लग्न करण्याची इच्छा झाली एका कुण्यातरी तरी महात्म्याने आपली मुलगी त्यांना दिली मुलगी करून घरी आले तर एक व्रत घेऊन आले कल्पना आली की आपण आयाचित वृत्तीनं जगलो पाहिजे अत्यंत कठीण वृत्ती आहे न मागताना लोकांनी जे काही द्यावं त्यावर जगायचं ब्राह्मणांनी सहा पद्धतीमध्ये आपला उदरनिर्वाह करावा ब्राह्मण स्वतः विद्याभ्यास दुसर विद्याभ्यास शिकवा ब्राह्मण दान कराव दुसर कड़ी दान घी यज्ञ यज्ञ करवा सहा पद्धति ब्राह्मण जगावा सातवी पद्धत ब्राह्मणी जे कहीं दान दयाव घयाव हे जे तंत्र है यामध्ये अयाचित नावाचं व्रत अतिशय कठीण आहे न मागता यद्रिच्छेनी मिळेल त्यावर संसार करा जेव्हा बायको घरी आणली तेव्हा काय झोपडी असेल ती त्यानंतर यांना कधी मेळ सापडला नाही आणि त्या झोपडीची कधी मरमत झाली नाही कधी तिची दुरुस्ती झाली नाही रोज यज्ञ झाल्यानंतर जे काही दर्भा उरतील समीधा उरतील ते वर फेकून द्यायच्या जिथे कुठे चिटकतील तिथे चिटकतील जिथे अडकतील तिथे अडकतील त्याची पडेल ती सावली त्यातून दिसेल तो सगळा काळ त्यामुळे उठायची नवऱ्या बायकोला दोघांना गरज नाही दिवसा किती वाजले तेही बसल्या जागी कळत होतो आणि रात्री किती वाजले तेही बसल्या जागी कळत होतो अशी ती पर्णकुटी होती त्या पर्णकुटी मध्ये धातो पात्र विवार असा संसार चालला होता एकही भांडव घरामध्ये नाही कशाचाच असा संसार चालला आहे असं ज्या ठिकाणी दारिद्र्य असत ईश्वरी कृपेने लेकर तिथे जास्त असतात आणि ज्या ठिकाणी संपत्ती असते तिथे मुलांचा पत्ता नसतो असं परंपरेनी पाहायला मिळतो यांच्याकडे मिळायला काही नाही आणि मुलं भक्कम खाणारे पुष्कळ मिळवणारा कोणीच नाही त्यामुळं गंगेच्या किनाऱ्यावर राहत असताना पाणी मोबलक मिळत होतं वारा मोबलक मिळत होता ऊन मोबलक मिळत होतो याच्यामध्ये उपजीविका कशी चाललेली होती असं चाललं असताना कितीही शहाणपण असलं नवऱ्यामध्ये तो केवढाही तत्वज्ञानी असला तरी दारिद्र्याचे चटके जितके स्त्रीला बसतात इतके पुरुषाला बसत नाहीत जेव्हा केव्हा मुलं खायला मागतात तेव्हा बायको सांगते तुमचं तत्वज्ञान मग सांगा आधी तांदुळाची व्यवस्था करा आधी काहीतरी पोरांना खाण्याची सोय करा तो पर्यंत तत्वज्ञान आलं आधी पोट भरलं पाहिजे मग तत्वज्ञान आठवत असा रोज रोज तिची किटकाट ऐकल्यानंतर ते म्हणतात तुला माझं व्रत माहित ना मी अयाचित वृत्तीने जगणारा माणूस तिने सांगितला हा म्हणूनच तुम्हाला आजकाल मी हे सांगते आहे की काहीतरी खटपट करणार काय खटपट करणार सांगितलं तुमचा मित्र श्रीकृष्ण आहे म्हणून तुम्ही शेकडो वेळ सांगितले तुम्ही एक वेळ श्रीकृष्णासमोर जाऊन नुसते उभे राहा मागू नका काही नुसते उभे राहा बऱ्याच वेळ त्या बायकोची ती किरकिर ऐकली विचार केला या निमित्ताने निदान श्रीकृष्णा भेट हो दिवसुल्ता कारण बायको राग है अग मोटा भेटा तो रिका हाथी जाऊना रिक्त पहाने न प्य तो राजा अन्य देवता गुरु राजा देवता गुरु रिकामे हाथा कधी नमस्कार करू नए कहींवाया पड़ाव यमें कहीं अपने घर पहा घरात काय पाहायचं आणि त्याला उठायचं काय काम आहे त्या दिवशी त्या बाईन स्वतःच भ्रत मोडलो त्याने सांगितलं मला काही मी काही तुमच्यासारखी दीक्षा घेतली नाही मी जरा चार घरी जाऊन प्रयत्न करून पाहते पण अशा गरीबांना कोण देणार यांना उच्ने द्यायच म्हणजे यांच्याकडून पुन्हा मिळायची कधी अपेक्षाच नाही यांना काय देणार तरी परंतु त्या दिवशी तिच्या नशिबाने तिला चार मोठी शुष्क तांडून म्हणजे ओहे सापंडे आता ते बांधायला तिच्या नशिबानी घरात फडक सुद्धा नाही रस्त्यानी मिळालेलं फडक धुतलं हो ते वाळवलं त्याच्यामध्ये चा ते चार मोठी पोहे बांधले आणि सांगितलं काहीतरी जायला पाहिजे ना महेच्या <coughs> समोर ठेवा आणि त्याच्यासमोर नुसतं उभे राह काही बोलू नका काही मागू नका त्याला ते आपोआप कळेल महार्शी सुधा आमची पृचुंडी घेऊन आले यांचं जे पोथिकारांनी वर्णन केलं ते जसा एक्सराय कड़ावा, तसे यांचं स्वरूप होत नुसतं हाडं आणि चमडा याच्याशिवाय काही नाही आर पार दिसत होते कसे तरी आले बेचारे थकत थकत चालना होत नाही त्या द्वारकानगरीच्या जवळ आल्याबरोबर थकून गेले आणि सहज प्रश्न केला श्रीकृष्ण कुठे राहतात कुठला तरी दूरचा मनुष्य दिसतो ब्राह्मण तर आहे ज्या तिकड्यात जाणव ब्राह्मण भगवान ब्राह्मणाचे अत्यंत भौकते आहेत महाराज तुम्ही आता या गावात येत हे सगळं नगर बारा योजनाचं लांब रुंद आहे हे अठ्ठेचाळीस कोसाच नगर आहे मध्यंतरी काही दिवस पोथ्या सांगणं जरा लोकांना जड गेला असेल आता ते काही जड नाही आता या फार सोयी झाल्या आहेत आता हे कलकत्ता मुंबई मद्रास असे पुष्कळ शहर आहेत की एवढ्याने कुठं गावं असतात काय अठ्ठेचाळीस कोसाच आज मुंबई प्रत्यक्ष अठ्ठेचाळीस कोसांपेक्षा जास्त मोठं गाव आहे त्यामुळं आत्ता जोराने गावा त्या गावाकडे बोट दाखवता येतो असंच कधी काळी त्या द्वारकेचा व्याप होता आणि ती द्वारका द्वादश योजन लांब होती भगवान परमधामाला गेल्यानंतर श्रीमद भगवतालयम इतकंच उरलो परमात्माचा राजवाडा उरला आज जेवढं काही सगळं शहर आहे इतका कधी काळी भगवंताचा राजवाडा असेल आणि त्यांच्या वेळेपासून या सोसायट्याची कल्पना निघाली असेल कारण सोळा हजार एकशे आठ बायका एका माणसाला लग्नाच्या आणि एक दिवसभर जन्मभर जर भांडणं असेल तर एकच भांडणं प्रत्येकीची कल्पना की काल रात्री मुक्कामाला माझ्याकडे होतो इथं कृष्णाचं कृष्ण आहे ईश्वराचं ईश्वरत्व हे आहे की प्रत्येक स्त्रीला वाटत असे काल मुक्कामाला माझ्याकडे असं संपन्न जीवन होतं त्याला श्रीकृष्ण जीवन म्हणत असतात एवढा एकच झगडा बाकी कोणताच झगडा नाही प्रत्येकीला दहा दहा पोरं होती। सगळींचे घर सारखेच होते सगळींच्या घरचे भांडे बिचायती सारख्याच होत्या त्यामुळे ही सगळी कल्पना भूमी कुरकूर नको कुणाची किंवा हिच्या इथला एक गंध जास्त आहे तिच्या इथे नाही सारखे भांडे सारखे पात्र सारखे पोर सारखे काय योजना केली असेल त्यांना हात मारण्याची काय नाही भगवान जाणे कोणते कम्प्युटर वापरत होते काय करत होते ते त्यांचं त्यांना माहीत इथे चार पोरं आहेत त्या लवकर आठवत नाहीत नक्की कुणाला बोलवायचं याचं त्याला नाव जातं त्याच त्याला जाते हजारो पोरं असतील काय काय परिस्थिती झाली असेल तिथे ते फक्त श्री कृष्णालाच त्यामुळे अगदी संपन्न जीवन ते जगतायत सुधावाने ते ऐकलं अठ्ठेचाळीस कोष लोक को म्हणतात बरोबर शहराच्या मध्यभागी त्यांचा राजवाडा आहे म्हणजे चोवीस कोस आणखी चालायच अशी शक्यता पण काय करणार आता राजवाडा तर काही अलीकडे येणारच नाही जावं लागेल आपणालाच कसे तरी हा हू करत दुसऱ्या दिवशी म्हणा तिसऱ्या दिवशी म्हणा हे पोहोचल्या बरोबर इतके कल्पना ती ठकले कि कोणत्या तरी सेवकाला सांगून टाकलं वाटलं तर सुधा मला अशी बातमी दे आता ह्याच्या मी नाही चालू शकत आणि ते मृतमत पडलेच खाली बेशुद्धच पडले पण मालकाचा ब्राह्मणावर किती विश्वासन प्रेम आहे ही सगळ्यांना कल्पना असल्यामुळं हातो हात बातमी याची त्याला त्याची त्याला गेली आणि भगवान जे रुक्मिणीच्या महालात तिच्या पलंगावर बसले होते ते एखादा चेंडू उसळावा त्याप्रमाणे उसळले आणि हो। पळत सुटले रुक्मिणी म्हणते काय झालं असेल एकदम असे पळतात काय म्हणून विचारायची सोय नाही म्हणून ती त्यांच्या मागे पळते आता त्यांच्या नशिबानी दास दासी हातचारो असल्यामुळं त्या एकमेकीकडे पाहून विचारतात काय भानगडा त्याच्या मागे सगळे बाई पळतायत सगळे दासी पळतायत सगळ्या बाया आल्या आणि त्या विचारतात काय झालं कोणाला माहित ते पळतायत आम्ही पळतो वाटलं तर तुम्ही पळा आमच्याबद्दल अशी <laughs> पळापळी सुरू झाली आणि कशे तरी त्या सात कक्ष ओलांडून तो राजवाडा सात कक्षाचा म्हणजे सात निर्णाऱ्या चौकाचा होता मध्यंतरी हाती घोडे रथ पालख्या जागा होत्या मध्ये राहत असेल असा एक टोले चांगले मंदिर होत ते आजकाल काही कठीण नाही ज्यांनी कोणी राष्ट्रपती भवन पाहिलं त्याला कल्पना येईल काय सहा ओल्या आज आपल्या राष्ट्रपतीच्या मंदिराच्या आहेत आणि त्यातल्या दोन दोन हजार माणसं बसती एवढा टोलेजंग सभागृह आहेत आणि प्रत्येक देशाचं अलग आहे त्या त्या ठिकाणीच त्या, त्या त्या, त्या देशाच्या बैठकी होतात राष्ट्रपती कधी फिरतो की नाही राष्ट्रपती झाल्यापासून सहाशे खोल्या कुणाला माहित पण सहाशे खोल्याचं आज प्रत्यक्ष राष्ट्रपती होऊन आपल्या देशाचं आहे बाकीच्या देशाचं सोडून द्या असं परंपरागत मोठं वैभव आपल्या देशाने पाहिलेले आहे भगवान सप्ता कक्ष त्यात बाहेरून आले म्हणजे चार कक्ष चार चव रथातून जात असत ते काही डावडाव केल्यासारखे पोरासारखे बसत असतील असं नाही तितकं अंतरच असेल लांबच तितका असेल ते आणि पुढे तीन कक्ष नरयानात बसून म्हणजे पालखीत बसून जायचं तेव्हा अंत लागायचं इथं दहा बाय दहाची खोली काय सांगता कुठे अंत पूर्ण कशा कशाचे कक्षन काय काय सांगायचं का कस सांगे म्हणून त्या भक्कम काळात पोथ्या लिहिल्या कि ज्याची कल्पना सुद्धा आज करता येत नाही अशा काळातल्या ह्या सगळ्या पोथ्या आहेत जेव्हा त्या सप्त कक्षाच्या पुढे प्रत्यक्ष महाद्वारावर झाले तेव्हा मृतवत्तो पडलेले ब्राह्मण पाहिला आणि एकदम त्याला आपल्या हातावर उचलून घेतला रुक्मिणी थप्कत कधी जन्मात प्रद्युम्नाला अनिरुद्धाला हात लावला नाही काय पुण्य केलं असेल या ब्राह्मणानं हा चित्ता मुर्दा उचलून घेतला हातावर त्याच्यात काय आहे किती कुरूप माणूस आहे हा किती दुबला मनुष्य आहे आणि याला असं उचलून घेणे इतकं काहीतरी त्याचं भाग्य असलंच पाहिजे म्हणून न विचारता सगळे त्यांच्या मागे चालले आहेत भगवान त्याला जपून आणतायत आणि त्याला त्या रुक्मिणीच्या पलंगावर आणून ठेवलो या पलंगाचं वर्णन इतकं बडिया केलेलं आहे पया फैन धाबल शय्या हे होत पूर्वी पलंगाचा सगळा झोप कि ज्याच्यावर दुधाच्या फेसाचा कि पांढ आदर आहे आजच्या चादरी म्हणजे सगळ्या देशाचे नकाशे अशा दरित्री चादरी नव्हत्या पांढर स्वच्छतात आणि त्याच्यावर आणून तो ठेवला ब्राह्मण आश्चर्य झाले सगळे लागलीच रुक्मिणीनं न सांगता सगळी पूजेची व्यवस्था केली कि ज्या अर्थी याला हातावर धरून आणलं त्या अर्थी तितकी योग्यता हो त्याची आहेच नंतर टोलेजांनी पूजा झाली आणि सगळे आशीर्वादा सगळे असा राहिला कल्पना नाही याच्या सगळ्या संसाराची काय त्यांनी मोठ्याने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली अष्टपुत्रा पती प्रिया पती प्राणवल्लभा सौभाग्यवती बरो भगवान सांगतात अष्टपुत्रा काय दरिद्र्यासारखं बोलतो दशपुत्रा म्हणत जा दश तुझ्या आशीर्वादापेक्षा संवा पट्ट आधीच पोरं जास्तीय <laughs> अष्टपुत्रा काय म्हणतोस ते दशपुत्रा बरं म्हणता दहा आपल्याला काय ब्राह्मण आपला आशीर्वाद देऊ लागला पण ती संख्या संपेच ना ब्राह्मणाचे शब्द कमी कमी होत गेले पुढे नुसतात भाव भव भाव ओरडत भौ राहिला तरी ते लग्न संपे ना कृष्णा इतक्या बायका काय येतात इतक्या आता तू सुरुवात झाली म्हणजे कशा कुठल्या बाया आहेत कुठल्या म्हणजे आपल्या घरच्याच आहेत माझ्या बायकाच आहेत इतक्या बायका एका माणसाला आणखीन काय झालं हे सोळा बायका अरे हे काय तर मी उदा काय करावं ती पंचायती पडली सोळा बायका असतात भगवान म्हणतात आय असतात का मग मी आशीर्वाद नाही देऊ शकत तुला कोणी सांगितलं तू पहिला जाईत नाही मोठीपणा करायला आता असं कर तू एक तुला शास्त्र सांग मी स्वतःच तुला नमस्कार करतो काय आशीर्वाद द्यायचा तो मला दे म्हणजे आय तर त्या बायकांना फुक्त मिळेल हे भारतीय संस्कृतीचा एक वैभव आहे नवऱ्यानं काही पुण्य केलं की के बायकोला अर्ध फुकट मिळतो काही न करता आणि त्याच्याच खिशातले पैसे जरी काढून घेऊन दान केले तरी ते पुण्य हिच्या खात्यावर लिहिल्या जातो हे नवऱ्याला मिळत नाही म्हणजे बायकोचं पुण्य नवऱ्याला नाही जात पण नव्याचं पुण्य बायकोला अर्ध आपोआप मिळतो इथे अग्र पूजेचा मान आहे स्त्रीचा स्त्रियांना समजत नाही पाश्चात्य विचारांना भ्रमिष्ट झाल्या आणि समान हक्क समान कशाचा आम्ही तुम्हाला आमच्यापेक्षा मोठ्या समजतो तर समान काय पण हे दुर्दैवी हे जितके काही सगळे मुहूर्त वगैरे पाहायचे असतात हे बाईचे असतात बोआ करता मुहूर्त हे वास्तूचा वगैरे मुहूर्त पाहायचा कोणाकरता बाई करता बोआला बो न मूहूर्त घर व्हायचंच नाही त्या तिथे जाऊन भर राहू लागेल पण ही दुर्दैवी आता जर विटा जाऊन मोजू लागली उन्हाळ्या तर त्याला नवऱ्यानं काय करावं हिला कोणी सांगितलं अगं पंचायत करायला पण ही म्हणते मलाही काही अधिकार नाही का मग तुम्हीच काही याच्या बरोबर करायला पाहिजे तर पडा ह्याला कोण काय करा असं काही सांगितलेलं नाही मेहनत नवऱ्यानं ना करायची आणि फळ हिला मिळायचे कारण ही मालकी नाही त्या घराची हिच्या हाताचे ठसे उमटतात त्याच्या नाही म्हणून जे हळदीचे ठसे उमटवायचे ते हिच्या हाताचे आणि यानं नुसतीच मेहनत करायची आणि हिन वाजत गाजत त्या मुहूर्तावर जायचं पण ही दुर्दैवी उगीच्या उगीत तिथे छत्री घेऊन उभी राहील तर पड त्याला दुसरं कोण काय करणार म्हणून हे दुर्दैवी तिकडचे विचार आले आणि आमच्या विचाराला धक्के देऊन गेले दुरुस्ती तर झालीच नाही पण नुकसान मात्र चिकार झाले तुम्हाला काय झालं असं म्हणतेच वेळ करायचं <laughs> या तंत्राप्रमाणे जेव्हा चाललंय तेव्हा भगवान म्हणू लागले की ब्राह्मणा तू मलाच काय आशीर्वाद द्यायचा तो दे मी आपल्या सगळ्या स्त्रियामध्ये वाटून टाकले महर्षी सुधाम मोठे प्रसन्न झाले काय काय भाग्य आहे या माणसाचं सोळा हजार एकशे आठ बाय असं असू शकतो पण आहे म्हणून ज्या अर्थी म्हणतो तो, तो लबाड बोलण्याची शक्यता नाही प्रसन्न असणारे महर्षी सुधा म्हणतात श्री आता याच्या पुढे संसारामध्ये लोक जो पर्यंत अन्न खातील तो पर्यंत तुझी कीर्ती अबाधित राहील कधी पोथ्या पुराणं बुडतील ज्या दिवशी मनुष्य नावाचा प्राणी अन्न खानं सोडून देईल त्या दिवशी पोथ्या पुराणं बुडतील तो पर्यंत काही धाका शक्यता नाही इतका आशीर्वाद त्या महर्षी सुदामाने भगवान श्री दिला भगवान म्हणतात वा धन्य लागलीच प्रार्थना झाली तुझं कस काय चाललंय काय चाललंय तुझ्यासारखं असताना शासनानं आमच्याकरता काही दिलं का आता हे देशोद पडलेले त्या गडबडीमध्ये ती फुरचुंडी तिथं पडलेली लागलीच आज्ञा सुखळी शोधा काहीतरी होत या ब्राह्मणाजवळ शोधा सोना हा सिपाई पडतात इकडे तिकडे कोणीतरी ती दरिद्री पोचून दिली हे आपल्या राजवाड्यात अस पडक मिळणं शक्य नाही हे या ब्राह्मणाचं चा असलं पाहिजे जसा मेलेला उंदीर दूर दरून उचला तसं कोणीतरी ते एका बाजूने उचललं आणि ते आले यानी पाहिलं हा हे माझंच आहे भगवान ते घेते झाले त्याच्या हातातून आणि न सांगता त्यातलं एक मोठबार स्वत खाल्ले विचार केला प्रभूच्या या ब्राह्मणाचं दारिद्र्य दूर केलं पाहिजे इतकं दारिद्र्य याला आणि माझा मित्र हे नाही जमत एक मूठ खाल्ल्याबरोबर दुसरीला हात लावल्या बरोबर रुक्मिणी म्हणते आम्हाला काही प्रसाद विसाद ठेवाल की नाही जरा राहू द्या भगवान भव राहू द्या पुरे झालं खाल्लं तिथं पुरे त्या ब्राह्मणाला समजावून रात्रभार गप्पा झाल्या तुला गुरुकुलातलं हे आठवते तुला गुरुकुलातलं ते आठवते त्यानंतर मला उद्योग काय आठवाय माझा तोच उद्योग आहे तुला हे आठवतं हे भाग्य तुझ्या मागे एवढा व्याप असताना आज तुला गुरुकुल आठवतं हे विषय माझ्या मागे तर काहीच काम नाही मला दुसरं का तुझ्या संगतीत गेलेले ते क्षण मी कसा विसरणार भगवान म्हणतात बाबा रे कृपा करून तू उद्याचे दिवस थांब उद्या शुक्रवार आहे उद्या आमचे गुरु महाराज येतील त्यांच नाव आहे गर्गाचार्य मी उद्या एक व्रत करी ते व्रत तू गर्गाचार्याकडून समजावून घे हे दुसरं महत्वाचं तंत्र आहे जसं श्रीकृष्ण या पूजेचे पुजारी आहेत आणि गणेश या पूजेचा पूज्य आहे असं दुसरं श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य हे आहे की ज्याने विश्वाला भगवत गीता दिली त्याला काही सत्य विनायकाची कथा सांगता येत नव्हत पण सुधा मला उपदेश आपण करू शकत नाही आपण क्षत्री आहोत आणि सुधामा ब्राह्मण आहे ही मर्यादा भगवान पाळत होते म्हणून श्री कृष्ण ब्राह्मणाला लाडके आहेत आणि म्हणून ब्राह्मण श्रीकृष्णाची पूजा करतात हे वैशिष्ट्य आहे की ते स्वतः धर्म पाळत होते जेव्हा बुद्ध स्वतः धर्म पाळत नव्हते तेव्हा विष्णूच्या अवतार असून अपूज्य ठरले आणि श्री कृष्ण धर्म पाळत होते रामचंद्र धर्म पाळत होते म्हणून ब्राह्मण त्यांची पूजा करतो रामानं जितके ब्राह्मण मारले इतके दुनियात कोणी ब्राह्मण मारले नाही पण कधीही रामाला ब्रह्महत्येच पाप लागलं नाही कारण रावण खानदानीनं ब्राह्मण होता जातीया वे उधर कि तंत्र होतो। होते पांडवान गुरु महाराज ब्राह्मण होते मार्लाप धर्मराजाला महाभारत कुछ ही वर्णन नहीं कारण उत्रु बाजूं शत्रु बाजू रही शत्रु, शत्रु। युद्ध क्षत्रिया का जे? युद्धा मध्य सत्र अशा जी हो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जे चार जातीची व्यवस्था होती ती या प्रकारची व्यवस्था होती की जे कोणी उत्कृष्ट प्रकारचं अध्ययन करतील अध्यापन करतील प्रोफेसर असतील इंजिनिअर असतील तंत्रज्ञानी असतील ते सगळे ब्राह्मण मग ते जातीनं कोणी असे युद्धामध्ये भरती होतील ते कोणी जरी असले तरी क्षत्री मग तो महार असो मांग असो मुसलमान असो सांभार असो कोणी असो तो क्षत्री जो कोणी व्यापार करील तो वैश्य आणि जो व्यापार करील त्या जातीचा ब्राह्मणानी जोड्याचं दुकान लावलं तरी तो चांभार आणि चांभाराने पुस्तकाचं चा दुकान लावलं तर तो, तो ब्राह्मण ही आहे परिस्थिती व्यापाराची जशा प्रकारचा व्यापार करील तशी त्याची जात जात ही धंद्याहून पडलेले आणि वर्ण हे त्या व्यवसायाहून पडलेले आहेत म्हणून व्यापार करणारा जो वर्ग तो वैश्यवर्ग आणि नोकरी करणारा तो शूद्र मग तो कोणी असो चालसा पट्टेवाला असो कि राष्ट्रपती असो तो शूद्र तो नोकरी करतो म्हणून ब्राह्मणांनी नोकरी करायची नाही असे काही बंधन होते आणि या बंधनावर समाज चालत होता म्हणून चातुर्वर्ड्यांनी देशाचा घोटाळा केला असे आज उठल्या तुटल्या बोलतात कोणी त्यांना वर्ण कशाला म्हणतात हेच माहीत नाही घोटाळा काय केला चातुर्वर्ण व्यवस्था नसणारे जगातले भारताशिवाय सगळे देश आहेत सुखी आहेत का सगळे एक तरी सुखी आहे का आपले इतका तरी सुखी आहे का मग चातुर्वर्ण व्यवस्थेनं कुठे घात होत का आमची जी काही मानणी आहे तिच्या इतकी दिव्य मानणी जगात कुणाची राहील हे आहे भारतीय तत्वज्ञान आणि या तत्वज्ञानाप्रमाणे जेव्हा केव्हा श्री कृष्ण त्या सुद्धा मला सांगतात उद्याच्या दिवसस्थान उद्या गुरु गर्गाचार्य येतील त्यांच्याकडून हे सत्यविनायक व्रत समजावून घे आणि ते तू आपल्या तंत्राप्रमाणे कर म्हणते तुला फळ मिळेल राहिले दुसरे दिवशी भगवान गर्गाचारी आले गर्गाचार्याने सगळी पूजा श्री सांगितलेली आणि ऐकली अति बुद्धिमान एकदा ऐकलं की पाठ अशी त्या काळची धारणा शक्ती होती त्यावेळेला एक पाठी द्वि त्रिपाठी असे लोक असत एकदा ऐकलं ते एकदा त्यांनी म्हटलं की ते दुसऱ्याला ताबडतोब पाठ कारण त्यानं दोनदा ऐकलं त्या दोन वाल्याने म्हटल्या बरोबर तिसऱ्याला ताबडतोब पाठतो त्रिपाठ अशी त्या काळी विद्येची चढावळ लागत असे आणि बौद्धिक प्रगती इतकी मोठी होती आता वर्षभर भोकलं तेही पेपर सोडायच्या दिवशी नाही इतकी खाली गेली हे बुद्धी या तंत्राप्रमाणे त्या सुदामाने एकदा ते व्रत ऐकलं अति आनंद झाला काय काय दिव्य व्रत आहे पण आपलं तर व्रत आहे काही न मागताना मिळेल त्याच जगाईच अस प्रभू काय योजना करील ते करी सगळ्या स्त्रियांनी प्रार्थना केली एक एक दिवस आमच्याकडे पायदूळ झाडा एक एक दिवस सोळा हजार एकशे आठ दिवस तिकडे ती ब्राह्मणी वरती काट्यमरत सगळं मी असं कसा आपण रथातून जाऊ काय रथातून मला चढण उतरणं झालं पाहिजे ना सोळा हजार ठिकाणी उतरावत लागलच की नाही मधली जी जायची चालावं लागेल काही हे तर तुझं घर मी आता पाहिलं काय ते मी कुठं बेशुद्ध पडलो किती मध्ये आलो असं मला काय चालता येणार शक्य भगवान म्हणतात काही चालू नको काही नको तुला सोळा संसार मी देऊनच टाकले चाले एकदम सगळं मनानी संकल्प सुटला महर्षी सुदाम सगळं ऐकल्यानंतर दोघही आपल्या आपल्या ठिकाणी मजबूत आहेत श्री कृष्णाचा स्वभाव मागितल्याशिवाय द्यायचं नाही कोणाही देवाच मागितल्याशिवाय कुठलाही देव आपण होऊ काही देणार नाही म्हणे मी तुझ्यावर प्रसन्न झालो एक लाडू खा आणि बिनगरी जा असा कुठलाही देव तुम्हाला बोलायचा नाही तुम्ही मागाल तेवढं दियचा नाही या ब्राह्मणाचा स्वभाव पक्का की मागायचं नाही हे आपल्या निश्चयावर पक्के ते आपल्या निश्चयावर पक्के दुसऱ्या दिवशी यांनी सांगितलं बरं आम्ही चालतो ठीक चला त्यानं काय मागितलं नाही त्यानं काय दिलं नाही निघाले रात्र सगळ्या रस्त्याने विचार चाललाय काय केवढा भाग्यवान माणूस दोन दिवस करता खर्च केले किती काम त्याची बुडाली असतील त्याच्यात असा सगळा विचार चाललाय एका गावामध्ये सूर्योदयाच्या जवळपास आले रात्रभर चालले दिवसा उन्हाचं चालणं होत नाही ब्राह्मण आपला रात्री चालला हा कशाची भीती नाहीच काही जवळची भीती काय भीती ज्याला काही जवळ असते त्याला चोराची त्याची भीती याच्याजवळ काय कशाचाच कशाचा पत्ता नाही काय नेणार काय चोर आपल्या जवळच चालले तर धंडे गामले सकाळी एका गावात येऊन पोहोचले तिथे एक नवीन यांच्या नशिबाने तंत्र घडलं एक मणी नावाचा व्यापारी चिकार व्यापार करून निघाला असताना शंभर हल्यावर द्रव्याच्या गोण्या चाललाय एका गावामध्ये रात्री मग काम केलं आहे तिथे त्याच्यावर डाका पडला आणि सगळं द्रव्य चोरांनी नेलम हाले नुसते अतिशय धक्का बसला इतको द्रव्य गेलो आणि सहज मनात विचारायला काय जे सापडेल तो जो कोणी पहिला ब्राह्मण येईल त्याला त्याच्यातलं मी आर्द देईन त्याची शिपाई शोध करतच होते एक मोहराची पिशवी चुकवून त्या चोरांच्या हातातून खाली पडली आणि ती पुण्यात तरी शिपायाला सापडली त्या सेवकाने आणून ती मालकाजवळ दिली की ही एक पिशवी सापडली आहे त्यात एक हजार सुवर्ण मोहरा नेमक्या मोहराची पिशवी हातात पडणं आणि तिकडून सुद्धा मी एकच झालं त्याने सुद्धा मला मोहरा दिल्या आणि हे या कथेचं तिसरं वैशिष्ट्य यानं मनामध्ये ठरवलं होतं जे मिळेल त्याच्यात मी पूजा करी, पाचशे मोहरा मिळाल्या ज्याच्या अंगावर लंगोटी सुद्धा धड नाही त्यानं पाचशे मोहरा उडवल्या एका पूजे करता एका दिवशी तेव्हा त्याला रात्री दर्शन झालं पुन्हा दुसरा सुधाम या पोथीत झाला नाही आणि आणखीन कुणाला रात्री दर्शन झाल्याचं वर्णन पुन्हा पोथित नाही कारण पुन्हा तशी पूजाच कोणी केली नाही आपल्या घरी जेव्हा हजारो रुपये आहेत तेव्हा आपण पाच पन्नास रुपये उडवतो आणि पुन्हा विचार करतो भगवान मिळत कसा नाही भगवान सुद्धा मला मिळतो आपल्याला नाही मिळतो पाचशे मोहरा त्याच्या नशिबाने मिळणं आणि तितक्या खर्च करून टाकणं म्हणून याच्यात लिहिलंय वित्त शाढ्य न पूर्वीत जवळ पैसा असताना कद्रूपणा करायचा नाही आपण कद्रूपणा शिवाय दुसरं काहीच करत नाही करतो ते फक्त कद्रूपणा बाकी आप काही करत नाही म्हणून सुदामासारखं फळ आपल्याला मिळत नाही त्याने रात्री जागरण केलं व्रत करायचं म्हणजे रात्री जागरण करावं जागरण करायचं म्हणजे किती यावत सूर्योदयो व्हावेत सूर्योदय होईपर्यंत नवराबाई कोणी गजानन गजानन करत बसावं नसल बसवतायत तर तथा बुद्धिबळादिबी खेळ खेळावेत बालानाम दंड मुलांचे नाचगाणी पाहावेत आपण स्वत करावेत कोणतेही खेळ खेळावेत भगवत कथा गाव्यात जागरण हा व्रता एक महत्व प्रकार है दुसरे दिवसी उत्तरीय पूजा के समर्पण करोजन वगैरह करावे व्रत पूर्ण होते अशा तंत्र सुधाम जागृत बसले रि दशाधारा श्री महानदेव पंचना सिंहा बसले जन्ना दाह हाथ है किरीट कुंडलधारी अभु रि प्रकट सुधा आनंदा पराभार सुधा ने साष्टांग प्रणाम ब्रह्मादिक देव दर्शन होते नहीं ते न करता एक रि प्रगटे कहीं देना आवश्यक फैक्त आप भक्ति दयाशिज भगवान कथास्तु दुर्लभे विघ्नहारे प्रसन्न विघ्नहार प्रसन्न होते दुर्लभ या काय मध्य इकडे परिस्थिती बदलली इकडे रात्री दोन वाजे पर्यंत ते सगळे पोरो जसे एखाद्या मांजराची किंवा कुत्र्याची पिलो एका एका खबदाळामध्ये बसलेले असतात गड्ड्यात तसे बिचारे बसलेले ती ब्राह्मणी आणखीन एका गड्यात बसलेली रात्री दोन वाजता तिथे डोळे जंग महाल हजारो पलग आले शेकडो दासी आल्या शेकडो दास आले रत्न कांचन भितीस घराच्या भिंतीच मुळी रत्नाने मडवलेल्या सोन्याच्या आणि प्रत्येक दासदासी महाराज उठा ब्राह्म मुहूर्ताचा काळ आला आपण काय घेता चहा घेता की दूध घेता की काय काय पहिल्यांदा ब्राह्मणीला वाटलं काहीतरी चांगलं स्वप्न पडत आहे पोरांना पोरींनाही वाटलं काहीतरी चांगलं स्वप्न पडत पण जेव्हा लोक झोपूच द्यायला तयार नाहीत आणि लागलीच त्याने हे असे कपडे काय आपल्या अंगावर हे काही बरं दिसतात काय म्हणून यांना दिव्य कपडे घालण्यात आले आहेत घर सगळं बदललं आहे परिस्थिती सगळी बदलली आणि ते ताज जेव्हा दूध पुढे आलं तेव्हा त्या बाईन ओरडून सांगितलं हे सगळी भूताटकी दिसते आहे काही खाऊ नका यांना उपास करण्याची जन्मभर सवय ते तपस्वी आहेत ते आल्यावर काय खा का म्हणतील तर खा तो याच्यातलं काय खाऊ नका पिऊ नका काय नाही तुम्हाला ना माहित काय आहे सगळं असताना बिचारे उपास करतायत आणि संध्याकाळी हे महाशय आले आले तर आश्चर्यचकित झाले झोपडीचाच पत्ता नाही झोपडीच गेली असं कस झालं काय धुरच आहे मंदिराला मध्येच हे एवढं मोठं टोले जग घर आलं कस झोपड काय झालं आपलं तिथ्यात काही सेवक पळत आले सुधाम महाराज की जय मी महाराज कधी झालो <laughs> <laughs> माझ्या नावाचं जय जयकार लोक काय का करतात काय भानगड आहे विचारलं <laughs> काय आहे महाराज ही नगरी सगळी आपलीच नगरी हा इथून सगळी नगरी आहे पुढे अफाट नगरी आहे आणि ती सगळी सुदामपुरी म्हणजे अरे प्रत्यक्ष पुरी सुद्धा मी आणखी पाहिली नाही कशी असते तर सुदामपुरी माझ्या नावाचं नगर त्यानंतर हा महाराज काय हा महाराज लग्न दुसऱ्या सेवकाने विचारला आपण काय हातीवर बसता ते पालखीत बसता ते घोड्यावर बसता काय <laughs> <laughs> काय चेष्टा चालवली आहे पण यांच्या नावाचा असा अर्खा जाय गण बाकीच्या ना कामं काही नाहीत बाकीच्या ओरडायचे सुधा महाराज की जाय आरडा ओरडा त्या बायकोच्या कानावर आले ती जी नटून थटून झाली तयार बसली होती ती पळत आली सुधा म्हणतात बायको तर आपलीच पण इचांवर हे कपडे दागिने नाही आले काय काय होर आपलेच पण असे ते सगळे आले की सुद्धा मला भेडले बाईला विषयाला काय महाराज काल रात्री दोन वाजेपर्यंत चांगलं होतं बरं सगळं व्यवस्थित होत काय झालं दोन वाजता कुणाला माहित हे काहीतरी नवीनच झालं आहे आणि आम्हाला आणखीन पत्ताच लागेन हे काय आहे तितक्यात <coughs> <coughs> <coughs> एका जणाला विचारलं अरे बाबा हे काय आहे काय हे आपलं भाग्य आहे आपल्याला सोळा हजार दान मिळालंय सोळा हजार एकशे आठ द्वारकेची आहे इथ कशी काय आली ती म्हटलं प्रत्येक बायकोनं एक संसार तुम्हाला दान केला आता तुमच्या इथ कोणती वस्तू सोळा हजार एकशे आठ आहेत तिजोऱ्या सोळा हजार आठ आहेत कत्ती सोळा हजार आठ आहेत घोडे सोळा हजार एकशे आठ आहेत एक पालख्या आहेत टमरेल सुद्धा सोळा हजार काय लागेल ते सोळा हजार बाई म्हणते हो किल्ल्या तरी उचलतील काय तिजोऱ्या तरी उघडता येतील का आपल्या ताकद आहे तिजोरी उघडायची सोळा हजार एकशे आठ तिजोऱ्याचा आपण करणार काय सुधा म्हणतात आता ते त्यानं दिलाय तो देतो तेव्हा छप्पर फाड देतो जितकं उडवता येईल तितकं उडवू उरलेलं त्याचं त्याला परत करू आपण करणार काय आता उडवताना आपण कशाला कदरूपणा करायचा इतकं जर आहे उडवू आणि जे उरेल नाहीच संपेल तर मग ते उरलेलं त्याचं त्याला देऊन टाकू दुसरं काय करायचं अशी संपत्ती मिळत असते प्रभु प्रसन्न झाला तर परंतु त्याकरता सुदामासारखा पूर्ण त्याग आधी असावा लागतो तेव्हा संपत्ती मिळते नाही घरात सगळं काही असताना हा श्लोक सगळ्याला माहिती पत्रम पुष्पम फलंत सगळ्याला हो पाठ पण एखाद्या दिवशी एखाद्या वेणीच एक फुलाच पाकळी घेऊन बायकोला द्या काय मजा येते नाही म्हणजे फुल नाही फुल फुलाची पाकळी सगळे बोलतात हा सगळ्याच्या तोंडात असलेला प्रकार तिला वेणीच्या जागी एक फुलाची पाकळी आणून दिली तर तिची पाकळी कशी फुलते पा। पा। ते पाह आणि याचा संसार आता काय सत्यानाश होते ते पाह हे सांगायला सोपं आहे हे करायला हे इतकं सोपं नाही ज्याच्या जवळ काहीच नाही त्यानं ते करणं बरोबर आहे त्यानं एक पाकळी दिली एक दुर्बा दिली तर चालेल पण ज्याच्या घरी बगीच्छा आहे तो कद्रूजर जर म्हणेल मी एक दुर्वा वाहतो तर त्याच्या इतका दुर्दैवी जगात कोण आहे म्हणून त्यानं तसं करून नाही चाल याकरता तुम्हाला किती दिलाय आधी पहा आणि त्यातून तुम्हाला काय दान करता येतो याची कल्पना करा म्हणजे भगवान प्रसन्न होतो एरवी नाही होत नाही म्हणत त्या गजेंद्राने एक फुल व्हायला पण मरायला टेकला होता आणि पाच वर्ष झटके खात होता पाण्यात नव्हतंच काही व्हायला म्हणून एक फुल दिल्यानंतर तो आला कारण काहीतरी दिल्याशिवाय ते यायचेच नाहीत त्याला ती सवयच नाही काही न घेता काही द्यायच ही भगवंताला सवय नाही म्हणून त्या गजेंद्राचं एक पाच हजार वर्षांनंतर सगळा परिवार सोडून गेल्यानंतर कष्ट करून जेव्हा व्हावं लागलं तेव्हा वरतून भगवान आले अशी जेव्हा परिस्थिती तुम्ही कराल तेव्हा भगवान दिसत असतो एरवी नाही हे या सुदामाच्या कथेत अतिशय बडिया पद्धतीनं रंगवलं आहे महर्षी सुदामाची ही कथा पहिल्या अध्यायात सांगण्यात आली त्या मणी नावाच्या वैश्याला भयंकर झटका बसला विचित्र ब्राह्मण दिसतो अंगावर लंगुटी नाही इतक्या मोरा हो एकदम खर्च केला एवढी पूजा असते मी काही आजपर्यंत काही थोड्या पूजा केल्या असतील मी करोडोपती माणूस मी इतकं द्रव्य कधी एका पूजेला उडवलं नाही याने काय केलं असेल काल म्हणून सकाळी त्याला विचारलं महाराज काल तर आपण व्रतात होता मी काही तुम्हाला बोललो नाही पण हे काय केलं तुम्ही विचार केला निमित्ताला काय असे ना पण हा कारणीभूत आहे ना याच्याकडून द्रव्य मिळालं म्हणूनच पूजा करता आली नायक म्हणतात हे श्री कृष्णाकडे मी काल गर्गाचार्याकडून हे शिकलो आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी पाहिला मी रस्त्याने ठरवलं की मला जे काही मिळेल त्यात मी पूजा करणार आता त्या प्रभूंनी मला जर माश्रे मोहरा दिल्या तर मग मी कदरूपणा का करावा म्हणून मी सगळ्या उडवल्या त्या म्हणींनी सांगितलं मला समजावून सांगाल हे काय कठीण आहे त्याला हे व्रत कसं करायचं ते सांगितलं आणि तो वैश्य आपल्या घरी आला त्याने बायकोला सांगितलं पैसा तर चिकार मिळाला होता पण सगळा गेला आणि त्याच्या मोबदल्यात एक व्रत मिळालंय पण व्रत तितकंच मोठा आहे आणि उद्या आपण ते व्रत करायचं उद्या शुक्रवार आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी हे व्रत करावं तर उद्या शुक्रवारी उद्या आपण हे व्रत करतो आता बरेच दिवसानंतर आरेलेला हा माणूस तोही करोडोपती त्या व्रताकरता जे काही चार तीर्थप्रसादाला माणसं सांगितले त्याच्यात एक मंत्री होता चित्रबाहू त्याचं नाव त्या, त्या चित्रबाहूला यांनी तीर्थप्रसादाला बोलावलं संध्याकाळी व्रत झालाय आणि हे सगळे चोर नेमके त्या कर्णवत नावाच्या नगरीमध्ये आले आज त्या नगरीला अहमदाबाद म्हणतात म्हणजे या व्रताचा जन्म झालाय गुजरात मध्ये हे सगळं सुधामय गुजरात मध्येच राहत होते श्री कृष्णे गुजरात मध्येच राहत होते द्वारका सगळी गुजरात मध्येच आणि सुदामाच ते पोरबंदर आत्ता ज्याला पोरबंदर म्हणतात ती पूर्वीची सुदामपुरी हे सगळं गुजरातच त्यामुळं हे कथा इकडे महाराष्ट्रात फार पैसे देत नाही ही सुरतला केली म्हणजे बदबत बदबत बद, पैसे पडतात आणि हे मी प्रत्यक्ष करतो प्रतिवर्षी म्हणून मग बाकी महाराष्ट्रात गमत आपले हे एखाद्या ठिकाणी सांगतो वर्षातून पण सुरतला नक्की सांगतो इकडे ते अजबच लोक आहेत त्यांच्या घरी एक टवले जंग शमीच आहे तर तो, तो दुसरा भाऊ म्हणे शमी मिळेल पण हे दुर्वान मंदार कसे काय आधार आधार मिळायचे त्या मोठ्याने सांगितलं काल काय सांगितले यांनी आपल्याला प्रवचनात यांनी व्हिडिओ घेतलाय सगळा रोजच्या कार्यक्रमाचा आणि केव्हा तरी लावून ठेवतात आमची बडबड आपली फोटो सुद्धा पाहत बसतात आरामशी राखतात महाराजने द्रवे सर्व एव शहा एक, एक हजार रुपया तू लोक बैठ जा एक हजार मैर बैठ जात बडे बैठेंगे बस व शमी चढा जायगे आपण दुर्वा केली एक रुपया चढा जायगे तू मंदार केली एक रुपया चढा अरे म्हणाले कहो हे जर पहिल्याच दिवशी सांगितलं असतं हो, तर मी तुम्हाला रोजच सहस्रार्चन सांगितलं असतं हो। मला काय माहिती तुम्ही हजार रुपये इकडून हजार रुपये तिकडून चढवणार आहात आणि त्यांनी पोथीच्या समाप्तीच्या दिवशी त्याच्यावर त्या पोथीवर सहस्रार्चन केलं एकाच्या जवळ शमी होती म्हणून तो शमी वाहत बसला याला मंदार नाही म्हणून याने एक एक रुपये प्रत्येक नावाचा व्हायला त्याने तिकडून एक एक रुपया दुर्वा करता अरे म्हणले किती बुडाला आपलं हे तर पहिल्या दिवसापासून सुरू केलं असतं सहस्र अर्चन तर केवढा मदत पडला असतं आणि तिथे हे सत्य विनायकाचं कथानक सांगितलं काय आनंद त्या लोकांना महाराज हे गुजरात का हा हा हे गुजरात का बॅस फिर तो आपण चहिे म्हणून मग त्याच्याशिवाय सांगायला मुरांना म्हणून ते जिथल्या तिथं खपत असत दुसरं काय नाही असं मी प्रतिवर्षी जसं मुंबईला जातो आज पंधरा वर्ष तसं मधल्या दहा वर्षापासून सुरतला जातो सुरत मुंबई करून आलो मग आरामशीर पडून राहतो मग काही करत माझ्या आवाराच्या बाहेर सुद्धा जात नाही पाच सातशे रुपयाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडायचं कोणी एखाद्या सांगितलं की एखाद्या अभिषेकाला चा कुठला अभिषेक करतील का अकरा रुपये दुदक्षिणा देणार पंधरा रुपये रिक्षात जाणार हा गाडोपणा कोण करणार हे काय परवडणार हे नको अभिषेक नको पूजा नको सत्यनारायण नको काही भानगडी नको आणि हे का नको तर हे सुरत आणि मुंबई देते म्हणून नको असं सगळं तंत्र आहे मी माझा अनुभव सांगतोय तुम्हाला म्हणजे पोथ्या खऱ्या किती आहे तुम पोथीतलं सांगून काय करायचंय आपल्याला त्याचा <चोलीन्ण> अनुभव काय हे सांगतोय तेव्हा मग एखाद्या वेळा शोकात आलं म्हणजे केव्हा पोरं म्हणतात दादा सत्यविनायक दा खरा मग काही काम असो घेऊन असो मग सगळेच पोरं सगळंच अलग अलग मांडून बसतात कसं बसतात आणि काय करतात हे सगळं एखाद्या वेळा येऊन पहा प्रत्यक्ष त्याच्याशिवाय नाही समजत इथून नाही होत आता तुम्हाला देवघराचा आमचे फोटो दाखवला आशा शोकात बसून मी पूजा करतो तिथे दोन बाय ची गादीच करून टाकली आहे मागे एक तक तक्या बाळ महाराज आला होता हे म्हणे गादी इथे भांडणे तिथे आहे आमच्या इथे आहे गादी भांडणे काय नाही मजेत असल्याशिवाय पूजा पिजा नसते होत आणि मजेत असाय करता घरात पैसा असल्याशिवाय नसते होत घंटा वाजवल्या समजते का काहीतरी ते जागीत पोरं ओरडतात दादा बाल बालभोगाची वेळ झाली असेल म्हणजे मोरे सकाळी असा काजू किसमीस बदाम असा मस्त सोनलेले खातो त्यावेळेला मला हे पोथ्या पित्या सांगा सांगता येतात नाही तर कशा शुष्का आहे पथ्या आहे नुसतं काही नाही काही नाही म्हणजे खब्बर चहा पिता कब्बर चहा <laughs> दोन तास भाताऊ हे झाल्यावर खब्बर चहा घेतला काय माणूस उजाड होणार नाही तर काय होईल असं नसते जमत म्हणून ते ज्या ज्या प्रांतात जे जे खपत तिथे ते सांगण्यात मजा असते असं हे महर्षी सुदामाचं सगळं चरित्र गुजरात प्रांतामध्ये घडलेले आहे हे पहिल्या अध्यायात झाल्यानंतर हा वाणी आपल्या घरी आल्यानंतर बायकोला सांगतो हे या गुजरातची राजधानी अहमदाबाद तिथे आले आणि त्यांनी व्रत करत असताना हे सगळे चोर सभ्यासारखे नेमकी याच्याच घरी आले कारण हा करडोपती गावातला नगरसेठ हाच म्हणून सगळा वेश बदललेले ते चोर याच द्रव्य यालाच दाखवण्याकरता घेऊन नेमके याच्या घरी आली कल्पना नाही हे आपण याच चोरला आहे त्या ते द्रव्य पाहिलं सांगितलं हे आपलं द्रव्य आहे आणि त्या चित्रबाऊला सांगितलं चित्रबाहु मे मदीय धर हे चोर आहेत द्रव्य माझा आता तू म्हणशील अरे तू करोडोपती माणूस तुझ्याकडे येणार नाही व्यापारी तर कोणाकडे जातील माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा तू हायर केला होता, तुला आठवत ते मंत्र्यांना सांगितलं हा त्यावेळेला तू तु एक तुझ्या नावाची अंगठी दिली होती ती आठवत ती आहे की नाही इथे पा चोर म्हणतात बा आपला त्या ब्राह्मणाला एक थैली सापडली याला यानं पाचशे मोहरा दिले त्यानं रात्री एक पूजा केली नेमकी इथे आता एक पूजाच चालली आहे आणि ती पूजा संपताना आपण त्याच्या घरी आलो आणि हे द्रव्य ह्याचाच निघालो आता जर आपण इथून सुरक्षित सुटलो तर काही गडबड न करता आपण याच्या पुढे चोऱ्या करायच्या नाही हा दंगा सोडून द्यायचा आणि आपण प्रति मेला ही काय पूजा आहे करायची पण इथून बिनदंक सुटलो तर चित्र बाहून इतर विचारलं कारण तुम्ही कोणा हे द्रव्य कुठून आणल महाराज मी सगळे चोर अमुक अमुक गावामध्ये आम्ही एक ढाका घातला आता तो नेमका यांच्यावरच पडला हे या आम्हाला माहित नव्हतं <coughs> पण इथे आलो इथे आल्यानंतर कळलं सगळ्यात मोठा शेडजी हाच आहे म्हणून आम्ही आमच्या जवळचे दागिने विकण्याकरता याच्याजवळ आलो आणि गर्गस्थीनं आज दुर्दैवानं पकडल्या गेलो आपण जर आम्हाला सोडून दिलं तर आम्ही सगळं द्रव्य वापस करायला तयार पण आपण जर आम्हाला सोडत असाल तर त्या चित्रबाहून विचारलं खरं बाबा तुझी काही त्यानंतर मला यांना पकडून काय करायचं माझं द्रव्य मिळालं पुष्कळ झल तुम्ही सोडून दिलं तरी चालेल आणि त्या चोरांनी सगळं द्रव्य परत केलं त्यांच्या सत्य भाषणाने प्रसन्न झालेला तो मंत्री त्या चोरांना सोडून दिला आणि चोरांनी चोरी न करता हे कोणीतरी शुकाचार्य गाठले भागवत सांगितलेले शुकाचार्य निराळे हे कोणीतरी शुकाचार्य नावाचे ब्राह्मण असतील त्यांच्याकडून त्यांनी प्रति पौर्णिमेला हे व्रत करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे सुरू केलं ते चोर सगळे फलगूचे राहणारे फलगू तीरावरचे गयानगरीचे राहणारे या अहमदाबादचा एक राजा याला बायकात पोथीमध्ये द्विभार या प्रतिबंधक वगैरे काही भानगड नाही चिकार बायका होत्या आणि चिकार बायका असल्यामुळे दोन प्रकार होते एक तर भक्कम संतती होती नाही तर अजिबात संतती नव्हती अजिबात संतती नसणारे हजारो कथा आहेत आणि चिकार संतती असणारे भक्कम आहेत हे श्रीकृष्ण या दुसऱ्या लाईन ची चिकार संतती वाले <laughs> संतती आणि नसणारे पुष्कळ आहेत त्या तंत्राप्रमाणे याला संतती नाही म्हणून काही दिवसानंतर याने एक दुसरं लग्न केलं त्या बायकोचं नाव मदनावती ठेव ती नावाप्रमाणे सुंदर राजाला आत्मसात सहजच केलं कालांतराने तिला एक मुलगा झाला या मुलाचा योग्य वेळेवर वर्तबंध झाला मद्रासची राजकुमारी त्याला रांगून आली आणि त्याचं एका योग्य मुहूर्तावर लग्न झालं आता पोरगा राज्य सांभाळण्याच्या लायकीचा आहे असं पाहिल्यावर त्या मुलाच्या स्वाधीन राज्य केलं आणि आपण काहीतरी पित्ररणातून मुक्त झालं पाहिजे म्हणून दोन्ही राण्यांना प्रधानांना बरोबर घेऊन राजा मोठ्या वैभवासह गयानगरीत गेला गयेला त्यांनी श्राद्ध केलं आणि श्राद्ध के करून थकल्यामुळं त्या पलंगावर बसून ही मोठी राणी त्याची पाय चुरते ते त्या लहानला सहन झालं नाही आणि तिनं तिला लात मारून पलंगाच्या खाली काढली आज त्या अपमानाची पराकाष्ठा झाली आत्तापर्यंत काय नुसतं दुसफोस होती दुरून एकमेकीला शिव्या देणं होत्या आज तर तिनं लात मारली <laughs>